पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एक्केचाळीसावे प्रार्थना प्रवचन जून 15, एकोणीसशे नवी दिल्ली जून 15, एकोणीसशे सत्तेचाळीस उद्या कार्यकारणीची सभा होणार असल्यामुळे आज माझे मौन नेहमीपेक्षा लवकर सुरू झाले याबद्दल मला खेद होतो यामुळे मी माझा संदेश लिहून देत आहे विविध देशांमधून एकच प्रश्न विचारणारी पत्रे मला येत आहेत व आज त्याची उत्तर देण्याची माझी इच्छा आहे थोडक्यात प्रश्न असा आहे राजकीय हेतू साध्य करण्याकरता तुमच्या देशात राजकीय पक्ष हिंसेचा आधार का घेत आहे दिवसेंदिवस तुमच्या देशातील हिंसा वाढतच चालली आहे तुम्ही याचे कारण स्पष्ट करू शकाल काय तुम्ही तीस वर्ष ब्रिटिशांशी अहिंसक पद्धतीने लढला त्याचा अंत असा का व्हावा अजूनही तुम्ही जगाला अहिंसेचा संदेश देऊ इच्छिता काय या प्रश्नाचे उत्तर देताना मी माझी दिवाळखोरी जाहीर केली पाहिजे असे असले तरी अहिंसा कधीही दिवाळी काढू शकत नाही मी स्पष्ट केल्याप्रमाणे आम्ही गत तीस वर्षापासून ज्या अहिंसेचे अनुसरण करत होतो ती अहिंसा दुबळ्यांची होती माझा हा दृष्टिकोन तर्कशुद्ध आहे की नाही याचा निर्णय तुम्ही स्वतःच घ्यायचा आह आजच्या बदललेल्या परिस्थितीत दुर्बलांच्या अहिंसेला कोणतेही स्थान नाही हे मान्य करावे लागल सत्य हे आहा की हिंदुस्तानला सबळांच्या अहिंसेचक घडवून दखी कधी संधीच मिळाली नाही शुरांच्या अहिंसेसमोर जगातील कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही हे वारंवार सांगितल्याने काही सिद्ध करता येऊ शकत नाही कारण अशा अहिंसेचा माझ्या जीवनात वारंवार आणि व्यापक प्रणात उपयोग करण्याचा प्रयत्न करूनच या सत्याचे दर्शन घडवता येऊ शकेल परंतु शक्य आहे की असे करण्याची माझ्यात पूर्णपणे पात्रता नसेल वा शक्य आहे की मी भिकारी असेल मी जर परिणाम देऊ शकत नसेल तर तुम्ही माझे अनुसरण करा असे मी कसं काय म्हणू शकेन प्रश्न प्रसंगोचित आहे आणि माझे उत्तर साधे आहे मी कोणालाही माझे अनुसरण करा असे सांगत नाही प्रत्येकाने आपल्या आतील आवाजाप्रमाणे वागले पाहिजे तुम्ही जर आतील आवाज ऐकू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे वागू शकतं परंतु कोणत्याही परिस्थितीत तुम्ही आंधळेपणाने कुणाचेही अनुसरण करू नये हिंदुस्तान चुकीच्या मार्गाचे अनुसरण करत आहे अशी जर माझी पूर्णपणे खात्री पटली असेल तर मग जे चूक करतायत त्यांच्याबरोबर तुम्ही काम का करता हा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे मी जर बरोबर असेल तर माझे सहकारी परत माझ्याकडे येतील या श्रद्धेने मी माझ्या मार्गाने का जात नाही मला प्रश्न आवडला याच्या विरोधात मी वाद घालणार नाही मी इतकेच म्हणेन की माझी श्रद्धा आणि माझा धर्म पूर्वीप्रमाणेच आहे त्यात कोणताही दुबळेपणा आलेला नाही शक्य आहे की माझी पद्धत चुकीची असेल मानू जेव्हा अडचणीत असतो तेव्हा जुन्या अनुभवांची आणि जुन्या उदाहरणांची मदत होत असली तरी माणसाने त्यांचे अनुसरण यांत्रिक पद्धतीने करू नये यापुढे जाऊन मला सल्ला देणाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी माझ्या बाबतीत थोडी सहनशीलता दाखवावी आणि दुखी कशी जगाचे दुःख शीतळ करण्याकरता अहिंसेचा मार्ग कितीही जिकेचा असला तरी अहिंसेशिवाय दुसरा कोणताही ना मार्ग नाही हे लक्षात घेऊन मला सहकार्य द्यावे माझ्यासारखे करोडो लोकांची जी या जीवनात त्याचा अवलंब करण्याची कदाचित क्षमता नसेल परंतु याकरता त्यांना स्वतःलाच दोष द्यावा लागेल अहिंसेला नाही इथे मी तुमच्याजवळ दुसऱ्या गोष्टीचाही उल्लेख करू इच्छितो मी जरी यावेळी मौन पाळत असलो तरी त्रावणकोरच काही मित्रमला भेडण्याकरिता आल आह मी त्या संस्थानाबद्दल जे काही बोलत होतो त्यात रतीभरही अतिशय नाही असे त्यांच म्हणणं आह त्यांनी असेही सांगितल की जिथ जबा घ्या तिथे लाठीमार करण्यात आला आणि काल तर काही पस्तीस लोकांना अटक करण्यात आली तिथ लोकांची गरजी कली जात आह ताहीही असल तरी कोणत्याही संस्थानाने स्वतंत्र भारतात स्वतःला स्वतंत्र घोषित करण हास्यास्पद वाटत याचा अर्थ त्यांनी स्वतंत्र भारतातील करोडो लोकांविरुद्ध युद्ध घोषित केले असाही होईल महाराजना यचा पाठिंबा नसताना असे करणे अतिशय असमंजसपणाचे आहे ब्रिटिशांचा जेव्हा त्यांना पाठिंबा होता तेव्हाही शक्य होते परंतु आता परिस्थिती अतिशय बदललेली आहे प्रकरण बेचाळीसाव प्रार्थना प्रवचन जून सोळा एकोणीसशे नवी दिल्ली जून सोळा एकोणीशे सत्तेचाळीस आणि भगिनींनो आज सकाळी जेव्हा मी मौन पळत होतो तेव्हा सरी पुरुषोत्तमदास टंडन मला भेटण्याकरिता आले प्रत्येक माणसाने शस्त्र बाळगले पाहिजे या टंडनजींच्या वक्तव्यामुळे मी किती व्यथित झालो होतो हे मी तुम्हाला सांगितलेच आहे सा तुम्ही गीतेचे भक्त असूनही तुम्हाला दुःख का व्हावे असे एका पत्रलेखकाने मला विचारला होते तो पत्रलेखक असंही म्हणाला होता की टंडनजींचा जशाच तसे या तत्वावर विश्वास आहे याबद्दल मी टंडनजींना विचारले तेव्हा टंडनजी म्हणाले की माझा जशाच तसे या तत्वावर विश्वास नसला तरी प्रत्येकाने करता शस्त्र बाळगले पाहिजे असे मला वाटते ही गीतेची सुद्धा शिकवण आहे असंही ते म्हणाले मी टड्डाजींना म्हणालो की तुमचा जशास तसे या तत्वावर विश्वास नाही असे तुम्ही तुमच्या मित्राला स्पष्ट करून सांगा म्हणजे विनाकारण त्याचा गैरसमज कायम राहणार नाही आत्मरक्षणाकरता गीता हिंसेचा उपदेश करते यावर माझा विश्वास नाही गीतेचा माझा अर्थ वेगळा आहे गीता अथवा इतर कोणत्याही संस्कृत या तत्वाचा पुरस्कार करण्यात आला असेल तरीही शास्त्र म्हणून त्याला मान्यता देण्याची माझी तयारी नाही केवळ एखादा उद्दा संस्कृतमध्ये आहे म्हणून तो धर्मग्रंथ होत नाही शेतीचे नुकसान करणाऱ्या व इतर हानी करणाऱ्या माकडांना मारण्याची मी परवानगी दिली होती याची आठवण टंडनजींनी मला करून दिली होती मला कोणत्याहीपणे मात्राला मारणे आवडत नाही अगदी मुंगीला सुद्धा परंतु शेतीचा प्रश्न वेगळा आहे आणि लोकही वेगळे आहेत पंडितजी म्हणाले की आपण जशाच तसे वा दाताच दात वा ठोसा थोशा ठोसा हे तत्व कदाचित मान्य करणार नाही परंतु आपण हाती शस्त्र घेतले नाही आणि आपली शक्ती दाखवली नाही तर आपण आत्मरक्षण कसे करणार माझे उत्तर हे आहे की आत्मरक्षण आवश्यक आहे परंतु माणूस आत्मरक्षण कसा करणार कोणी माझ्याकडे आला आणि म्हणाला की तू राम नाम म्हणतोस की नाही जर म्हणाला नाही तर ही तलवार पहा यावर मी त्याला म्हणेन की मी जरी दररोज रामनाम म्हणत असलो तरी तलवारीच्या टोकावर मी असे करणार नाही अशा प्रकारे करता मी माझा जीव धोक्यात घाल आता मी जर कलमा म्हणालो तर मी माझा धर्म गमावत नाही अल्लाएक आहे आणि महम्मद त्याचा एकमेव दूत आहे असे जर मी अरबी भाषेत म्हणालो तर त्यामुळे काय होते असे म्हणण्यात काहीही पाप नाही आणि माझ्या असे म्हणण्यामुळे ते जर मला मुसलमानहून मान्यता देत असतील तर मला त्या गोष्टीचा अभिमान वाटेल परंतु कोणी माझ्याजवळ आला आणि तलवारीच्या धाकावर कलमा म्हणण्याकरता बळजवारी करू लागला तर तसे मी तसे कधीही करणार नाही मी जीवाचा धोका पत्करून माझे आत्मरक्षण करीन हा विरोधाभास दाखवण्याकरता मी जिवंत राहीन इतर कोणत्याही प्रकारे मला जिवंत राहण्याची इच्छा नाही मी म्हणालो होतो की भौगोलिक दृष्टीने जर आपल्या भूमीचे निश्चितपणे विभाजन झालेले असले तरी आपली अंतकरणे विभाजित होऊ नये परंतु माझे कोण ऐकतो एक, एक दिवस होता जेव्हा प्रत्येकजण गांधीचे ऐकत होता कारण ब्रिटिशांशी लढण्याचे मार्ग गांधींनी दाखवला होता आणि इथे किती ब्रिटिश होते केवळ पंचाहत्तर परंतु त्यांच्याजवळ अशी साधनसामुग्री होती अशी शक्ती होती की, की अनी बेजट म्हणाल्या त्याप्रमाणे त्यांनी विटांना बंदुकीच्या गोळ्यांनी उत्तर दिले आणि आपल्या हिंसेचा काहीही प्रभाव पडला नाही अहिंसा अधिक प्रभावी होईल असे दिसून होते म्हणून लोक गांधीकडे पाहू लागले परंतु आज ते म्हणतात की गांधी मार्ग दाखवू शकत नाही आणि म्हणून आत्मरक्षणाकरता शस्त्र हाती घेतले पाहिजे यावर माझ्यासारखा माणूस इतकेच म्हणू शकतो की अहिंसेवर खर्च करण्यात आलेली तीस वर्ष वाया गेली आपण ब्रिटिशांना हिंसेदारे हाकलून लावायला पाहिजे होते परंतु ती तीस वर्ष वाया गेली असे समजत नाही अतिशय भयानक जुलमातही आपण अहिंसक राहिलो होतो ही चांगलीच गोष्ट आहे त्यांनी आपल्याविरोधात शस्त्रांचा वापर केला परंतु त्यांच्या शस्त्राला आपण घाबरलो नाही आणि काँग्रेसचा संदेश हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यात पोहोचला तो हिंदुस्तानच्या सात लाख खेड्यापर्यंत पोहोचू शकला नाही कारण आपली अहिंसा षंढांची अहिंसा होती त्यावेळी अॅटम बॉम्ब कसा बनवावा हे कोणीही दाखवले नाही तो कसा बनवावा हे आपल्याला माहीत असते तर इंग्रजांचा नाश करण्याकरता तो बनवण्याचा आपण विचार केला असता परंतु आपल्याजवळ कोणताही पर्याय नसल्यामुळे माझा सल्ला मान्य करण्यात आला परंतु आज लोक म्हणतात की कोणालाही माझी पर्वा नाही परंतु या प्रार्थना सभेला तुम्ही सर्व लोक दररोज येतात तुम्ही असे का करता मी तुमच्यावर कशाप्रकारे बजवडी करतो तुम्ही प्रेमाच्या बंधनाने इथे येता आणि माझे ऐकता अशा प्रकारे मी माझे म्हणणे जर केवळ हिंदूंना ऐकायला लावू शकलो तर हिंदुस्तानचे डोके जगात वर झाल्याचे तुम्हाला आढळ मी मुसलमानांबद्दल काही म्हणालेलो नाही मी त्यांना त्यांचा शत्रू वाटतो परंतु हिंदू आणि शीख मला आपला शत्रू समजत नाही हिंदू जर शुराच्या अहिंसेसंबंधीचा आवाज असा ऐकतील तर तुम्ही तुमचे शस्त्रे समुद्रात फेकून द्या असे मी त्यांना सांगेन शूर माणूस अहिंसेवर कशाप्रकारे विसंबून राहू शकतो हे मी त्यांना सांग काँग्रेस कार्यकारणीत मुठभर लोक आहेत व एक दोन भाषणांवरून त्यांच्यातील काही संकुचित मनोवृत्तीचे असल्याचे मी पाहिले आहे परंतु मला संपूर्ण भारतातून माहिती मिळत असते ते म्हणतात की आता मुसलमान कुठे जातील मुसलमान जे करू शकत होते ते, ते आम्हीही करू शकतो कारण आम्ही बहुसंख्य आहोत ब्रिटिश गेल्यानंतर आम्ही त्यांच्यावर राज्य करू आम्हाला तो हक्क आहे कारण आम्ही तुरुंगात गेलो होतो आणि मार आणि फटके खाल्ले होते अशा प्रकारे बोलणे आपल्याला शोभत नाही ही हिंसा आहे तुम्हाला जर अहिंसे संबंधीचे कोणतेही बोलणे ऐकायचे नसेल तुम्ही जर हिंसा करण्याचे आधीच ठरवले हो असेल तर ती गोष्ट लाजीरवाणी असेल तुम्ही जर जशाच तसे या तत्वाच्या मार्गाने जाणार असाल तर दोन्ही धर्माचा विनाश होईल हे तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या इस्लाम नष्ट होईल आणि हिंदू धर्मही आपण जर सवळांच्या हिंसेचे पालन करू आणि त्यांनी मिळवलेले पाकिस्तान केवळ खेणे राहून जाईल अहिंसेमुळे आपण काहीही गमावणार नाही पाकिस्तान आणि भारत हे दोन देश आहेत असं मी मानत नाही ज्याप्रमाणे मला पंजाबमध्ये जायचे असेल तर मी पारपत्र मागणार नाही त्याचप्रमाणे सिंधमध्ये जाण्याकरता मी पारपत्र मागणार नाही मला कोणीही अडवू शकत नाही मी त्यांचा शत्रू आहे असं ते म्हणू शकतात परंतु मी तिथे गेलो तर कोणत्याही विधिमंडळाच्या सदस्य होण्याकरता मी तिथे जाणार नाही मी तिथे सेवा करण्याकरता जाईल आणि ही गोष्ट माझ्या जीवनात पहिल्यांदा घडणार नाही मी नोवाखाली गेलो होतो आणि कोणीही आता अशी कल्पना करू नका की नोवाखालीचा पाकिस्तानमध्ये समावेश होणार असल्यामुळे मी तिथे परत जाणार नाही माझ्यातील एक भाग तिथे पडलेला आहे तिथल्या हिंदूंना मी सांगेन की तुम्ही जर खरे हिंदू असाल तर तुम्हाला खुनी लोकांनी जरी घेरलेले असले तरी तुम्ही कोणालाही घाबरायला नको मी जर मारला गेलो आणि मरताना माझा खून करण्याकरता मी जर ईश्वराकडे प्रार्थना केली आणि त्यावेळी केवळ माझ्या उठावर त्यांचे नाव असणार नाही तर माझ्या अंतकरणातही मी त्याला पाहू शकलो असलो तर मी खरोखर शूर आहे असे मी समजेन ईश्वराला शोधण्याकरता मी मंदिरात व मशिदीत जाणार नाही बादशहाण इतके शूर असूनही आज ते शोर दाखवू शकले नाही वर्षापासून ते पठाणांना अहिंसा शिकवत आहेत परंतु आज ते म्हणाले की मी भारतात सामील होण्याची घोषणा करू शकत नाही असे केले तर तेथे बिहारपेक्षाही दहा पट रक्तपात होईल त्यांनी काय करावे अहिंसा अशी वस्तू नाही की जी बाजारात विकत घेता येऊ शकते आपण जर खऱ्या अहिंसेचे दर्शन घडवू शकलो तर केवळ सरहद्द प्रांत संपूर्ण हिंदुस्थानला वाचवू शकतो मुसलमान आम्हाला सौदा करण्याकरता भाग पाडू शकत नाही ब्रिटिशांच्या काळात त्यांना जे देण्यात आले ते सर्व त्यांना मिळू शकत नाही त्यांनी जर वेगळा मतदारसंघ मागितला तर तो त्यांना मिळू शकत नाही विभक्त मतदारसंघ असे विष आहे की जे इंग्रजांनी इथे पेरले होते परंतु आपण त्यांच्याशी न्यायाने राहू इतर मुलांप्रमाणेच त्यांच्या मुलांना शिकण्याची संधी असेल खरं म्हणजे ते जर गरीब असतील तर इतरांपेक्षाही त्यांना अधिक सोयीसोलती असतील आपण जर असा न्याय दाखवला तर आपण शू राहो हे हिंदुस्थानातील लोक दाखवून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने काळच ठरावायला मंजुरी दिली परंतु मला वृत्तपत्रातील दोन गात्रां मिळाले मध्य प्रांताच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा वृत्तांत असलखि एक आणि दुसरे त्या भाषणावर टीका करणार भाषणात अध्यक्ष पुढील प्रमाणे म्हणतात जिनांचा दावा की, आहे की मुसलमानांची वेगळी संस्कृती आहे आणि पाकिस्तानमध केवळ इस्लामी कायदा चालेल यामुळे अशा परिस्थितीत मुसलमानेतरांना पाकिस्तानमध कठी राहण कठीण होणार आहा पंडित शुक्लांनी निदर्शनास जाणून की ब्रिटिश हिंदुस्थानातील मुसलमानांच्या भागात एक कोटी पंच्याऐंशी लाख हिंदू आहेत तर ब्रिटिश हिंदुस्तानच्या हिंदू भागात तीन कोटी मुसलमान पिढ्याणपिढ्या रा यांची काय परिस्थिती होईल असे पंडित शुक्ला विचारतात त्यांना परक्यांप्रमाणे वागणूक मिळेल त्यांना नागरिकत्वाचे कोणतेही अधिकार मिळणार नाहीत आज त्यांना देण्यात येणारे सरकारी अनुदान काढून घेतले जाईल आणि त्यांना आपल्या संशोधनावर अवलंबून राहावे लागेल अहवाल पुढे म्हणतो आपल्या बाजूला बसलेले मंत्री हसन यांच्याकडे बोट दाखवून पंडित शुक्ला विनोदात म्हणाले की डॉ हसन यांना केवळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागणार नाही तर त्यांना वर्धा इथं राहण्याची प्रवाणी सुद्धा मिळणार नाही त्यांना पाकिस्तानमधे आश्रय घ्यावा लागेल भारतात राहणाऱ्या मुसलमानांना धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य जरी देण्यात आले तरी त्यांना विधीमंडळात वा नोकऱ्यांमधे कोणतेही स्थान नसेल त्यांना स्वतःला स्वतःच्या संस्था चालवावे लागतील व त्यांना कोणत्याही सरकारी अनुदानाचा अधिकार राहणार नाही गांधीजी म्हणाले की भाषणाचा हा अहवाल जर बरासाबरोबर असेल आणि विनोदात भाषण केले असले तरी हे वाशन दुर्दैवी आहे असे म्हणावे लागल संघ प्रांतान करता तयार करण्यात आलेले या सापड्यात ते निश्चित अडकणार नाही तथाकथित पाकिस्तानमध काही झाले तरी त्यांच्या मंत्रिमंडळातील मुसलमान सदस्यांचे पूर्वीप्रमाणे स्वागत आहांनी आपल्या वर्तनान दाखवून दिल पाहिजे संघ प्रांत आपल्या मुसलमान भावंडांना न्यायपद्धतीनं वागवतील पाकिस्ताननेही मुसलमान आणि इतर अल्पसंख्याक यांना देण्यात वागणुकीत भ्रद्धभाव करणार नाही हे दाखवून दिल पाहिजे विदेशी सत्तेने आपल्यामध्ये भांडे लावण्याकरता विभक्त मतदारसंघांसारखे जे अमिष टाकले आहे त्याचा इथे संदर्भ नाही प्रकरण त्रेचाळीसावे प्रार्थना प्रवचन जून सतरा एकोणीसशे सत्तेचाळ नवी दिल्ली जून सतरा एकोणीसशे सत्तेचाळ आणि भगिनीं या दिवसात जे भजन म्हणण्यात येतात त्यांची निवड करण्यात माझा कोणताही हात नसतो परंतु अनेकदा निवडण्यात आलेले भजन प्रसंगोचित असतात आजच्या भजनात म्हटले आहे चांगल्या की चांगल्या माणसाच्या सहवासात माणसाची आपला परकाही जाणीव लोकते आणि कोणी शत्रू वा परका राहत नाही ही खरोखर आजची गरज आहे परंतु माझ्याकडे येणारा प्रत्येकजण म्हणतो की तुम्ही कितीही ओरडा पण ही गोष्ट आता झालेली आहे अनेक विद्वान लोक माझ्याकडे येतात ते सुद्धा हेच सांगतात पण हे कसे होऊ शकते मी जरी एकटा खरा असलो तरी मला कोणी अडवू शकते माझ्यावर कोणबजवडी करू शकते कोणीही माझ्यावर बळजवडी करू शकत नाही हे तर मी तुम्हाला सांगितले अशा प्रकारचे बोलणे मला आवडत नाही पण त्यामुळे मला त्रास होत नाही जे झाले त्यावर लोक आपली मुहर लावतात याचा मला त्रास होतो हां ती मुहर जर लावली नाही तर सर्व ठीक होईल तुम्हाला माहीत आहे की काल जेव्हा प्रार्थना संपली तेव्हा एका बंधूंनी मला प्रश्न विचारला मी त्याला तो प्रश्न लिहून देण्याकरता सांगितले त्यांनी तसे केले ते म्हणाले की पाकिस्तानचा निर्णय परत घेण्यात आला नाही तर मी आणि माझी बायको आम्ही दोघेही उपोषण करून स्वतःचे जीवन संपवून टाकू आणि आम्ही याच ठिकाणी उपोषण करू मी त्यांना आता उपोषण करू देऊ शकत नव्हतो कारण ते मंदिर माझे नव्हते आणि पहिली गोष्ट म्हणजे जर कोणी उपोषण करायलाच पाहिजे असेल तर मी ते करायला पाहिजे होते कोणीही उपोषण करू नये आणि करायचेच असेल तर त्याचे एक शास्त्र असते शास्त्र शब्दाचा फार मोठा अर्थ करू नका त्याची एक पद्धती असते एक कायदा असतो ती लहानशी गोष्ट असू शकेल जसे चरखा लहान गोष्ट आहे परंतु जोपर्यंत सरख्याचे शास्त्र झाले नव्हते तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हते की कि चरख्यात किती मोठी शक्ती आहे माझ्यासारखा माणूस आज सांगू शकतो की चरख्यात एक ती शक्ती आहे की तो हिंदुस्तानलाच काय सर्व जगाला स्वातंत्र्य मिळवू देऊ शकतो जग अन्वस्त्राने स्वतंत्र होणार नाही जगात दोन प्रकारचे शास्त्र आहेत एक सात्विक दुसरे राजसिक एक धर्मानुसार दुसऱ्या धर्मानुसार नसलेले त्याची ईश्वरावर श्रद्धा नसते ते ईश्वराची जागा बळकावते याचप्रमाणे उपोषणाचेही शास्त्र आहे जे उपोषण शास्त्रानुसार नसते ते धर्म्य नसते जर कोणी म्हणेल की ईश्वरचा साक्षात्कार होईपर्यंत मी उपवास करीन तर तो मरेल पण त्याला ईश्वरचा साक्षात्कार होणार नाही जनहितास्तव करावायच्या उपोषणाचे सुद्धा शास्त्र आहे आणि त्याची पूर्ण माहिती असणाऱ्यांमधील मी एक आहे प्रस्तावित उपोषण धर्म्य आहे असे मी समजत नाही त्यामुळे माझ्या हृदयाला स्पर्श होत नाही जगाला सुद्धा त्याबद्दल सहाभूती वाटणार नाही यामुळे या, या जोडप्याला माझा सल्ला आहे की त्यांनी हा विचार सोडावा आणि घरी परतावे याचा अर्थ नसा नाही की त्यांनी गप्प बसावे आपण वेगळे झालो आहो असा विचारच त्यांनी मनात आणू नये पाकिस्तान निर्माण झाला आहे असे आपल्या अंतकरणातून आपण मानूच नये आपण कोणालाही शत्रू वापरका लेखू नये चांगल्या लोकांच्या सहवासात राहून चांगले साहित्य वाचून आणि वाईट विचार टाकून देऊन हे सर्व साध्य करता येऊ शकते असे करू तेव्हाच आपल्या अंतकरणातील वाईट विचारांची घाण निघून जाईल अंतकरण शुद्ध करणे सोपी गोष्ट नाही रामनामाच्या जपानेच ही गोष्ट साध्य करता येऊ शकेल परंतु आज आपल्या मनाला सुखसाधनांचा सोस लागलेला आहे आपण रामाचा विचार करणार नाही पण सिगारेटचा पात्र करू आपले विचार चुकीच्या दिशेने भरकटत आहेत मुसलमानांना आम्ही धडा शिकवू असे लोक सारखे म्हणत आहेत असे करून आपण पाकिस्तानला चिरस्थायी करण्याचा प्रयत्न करत आहोत जिनांनी पाकिस्तान निर्माण केला आहे ते पाकिस्तान निर्माण करू शकतील असा विचार आम्ही स्वप्नातही केला नव्हता परंतु ते शूणगृहस्थ आहेत ब्रिटिशांच्या मदतीने पाकिस्तान मिळवण्यात तेजस्वी झाली आहेत या तथ्याकडे आपण डोळे झाक केली आणि आम्ही मुसलमानात धडा शिकू असे म्हणत राहिलो तर पाकिस्तानचे सत्य नाहीसे करता येणार नाही मी तुम्हाला मुसलमानाला शरण जाण्याकरता सांगत नाही माणूस आपल्या लहान भावरा शरण जात नसतो माणूस आपल्या भावातर्फे कर्तव्य पार पाडत असतो आणि त्याचा विश्वास जिंकत असतो तुम्ही वाचलेच असेल की आज मी व्हायसरांना भेटण्याकरता गेलो होतो व्हाईसरांनी मला विचारले तुम्ही आजची वृत्तपत्रे पाहिली काय मी म्हणालो की मी क्वचितच सूत्रपत्रे पाहत असतो मग ते म्हणाले आज आम्ही काही चांगले साध्य केले त्यांना फाडीच्या प्रश्नावर हिंदू आणि मुसलमान यांच्याकडून वेगवेगळे अहवाल मिळाले होते व त्या दोघांनी संयुक्त अहवाल द्यावा याकरता त्यांनी त्याची संमती मिळवली होती मला हे सांगायचे आहे की दोन भाऊ जेव्हा वेगळी व्हायचे तेव्हा संतापून ते काम करता येत नसते घरात जर एकच खुर्ची असेल तर तिचे दोन तुकडे करता येत नाहीत जर तीनात प्रांत वाटणी करायची असेल तर गणित फार काळजीपूर्वक करावे लागेल आपण समिती तयार करून कामाला सुरुवात केली आहे ती पुढे सुरू ठेवली हो पाहिजे मानसाचा चांगूपणा केवळ त्याच्या स्मित हसरून सिद्ध होत नाही आपल्याजवळ जर केवळ गुडगोड शब्द नसतील आणि त्यांच्यासोबत काम करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर मी म्हणेन की पाकिस्तानची निर्मिती चांगल्याकरता झाली आहे मग व्हाईसरायला तज्जी देण्याचे काम पडणार नाही तज्ज्ञांना एकत्र बसवून दोन्ही पक्षांचे समाधान होईल अशा प्रकारे वाटणी करण्याच्या वस्तूंची यादी तयार करा असे केवळ आपण त्यांना सांगू जिथे मोजदनीची मदत होते तिथे आपण मोजदात करू जिथे गणित करून प्रश्न सुटत नसेल तिथे चिठ्ठ्या टाकू परंतु आपण भांडणाऱ्या नको शेवटचे म्हणजे त्रावणकोरचे दिवाण सी पी रामस्वामी, यांची लांबलचक तार मिळाली आहे त्या तारे त्यांनी लिहिले आहे की त्यांना त्रावणकोरमधील ख्रिश्चन आणि इतरांचा पाठिंबा आहे मला अशा तारा आवडत नाही कडू गोष्टी साखळेत घोळल्याने गोड होत नाही या सर्व गोष्टींचा आधार आता या आम्ही स्वतंत्र आहोत इतकाच आहे कोणापासून स्वतंत्र जनतेपासून भारतापासून स्वतंत्र होऊन ते काय मिळणार आहे अशा प्रकारे गोलगोल फिरून ते काय मिळणार आहेत आम्ही भारताबरोबर आहो असे त्यांनी धैर्याने सांगितले पाहिजे असे झाले तरच ते प्रजेशी एकनिष्ठ आहेत असे म्हणता येईल असे नसेल तर ते जनतेशी प्रामाणिक नसतील प्रकरण चौवेचाळीसावे प्रार्थना प्रवचन जून अठरा एकोणीसशे नवी दिल्ली जून अठरा एकोणीशे बंधूंनो आणि भगिनींनो काल मी तुम्हाला सांगितले होते की एक बंधू आणि त्यांची पत्नी वाल्मिकी मंदिराबाहेर रस्त्यावर उपवास करत आहेत आज त्यांनी मला अतिशय आदरभावाने लिहिलेले पत्र पाठवले आहे परंतु त्या पत्रात मला समजूतदारपणा दिसत नाही ते तरुण आहेत मी म्हातारा मी जर म्हणालो की माझ्यात थोडा शून्यपणा आहे तर माझ्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे ते म्हणतात की आम्हाला तुमच्या बोलण्यातील शून्यपणा जाणवतो परंतु आमचा अंतरात्मा आम्हाला उपवास आणण्याकरता परवानगी देत नाही तुम्ही ठिकाणी लिहिलेल्या गीता रस्त्याबद्दल ऐकलेले असेल तो ग्रंथ इतका विचार आहे की त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागतो मी तो येरोडा तुरुंगात वासला होता त्यात ते म्हणतात ती प्रत्येक गोष्ट मला पटली आहे असे नाही परंतु टिळक महान विद्वान होते व त्यांना संस्कृत साहित्याचे प्रचंड ज्ञान होते हे सत्य कायम राहतेच मी हा ग्रंथ वाचून बराच काळ लोटला आहे आणि यामुळे त्यातील नेमके शब्द मला आठवत नाहीत परंतु ते जे म्हणतात त्याचा वाहवार मी तुम्हाला सांगेन ते जे म्हणतात ते बरोबर आहे असे मला वाटते एका ठिकाणी ते म्हणतात की सत्सदवियोगबुद्धी म्हणजे आतला आवाज परंतु एखादा जेव्हा असे म्हणतो की माझ्या आतल्या आवाजाप्रमाणे वा सत्सद विवेकबुद्धी म्हणते त्याप्रमाणे मी वाकतो, तेव्हा त्याचा असा अर्थ होत नाही की तो माणूस खरोखरच आपल्या आतल्या आवाजाचे ऐकून वाकतो। वैदिक तत्वज्ञानाप्रमाणे सर्व प्राणी मात्रांना सत्सद विवेकबबुद्धी आहे परंतु अनेक लोकांमधील ही विवेकबुद्धी वा आतला आवाज सुप्त म्हणजे झोपलेला असतो याचा अर्थ आतला आवाज चैतन्यहीन झाला आहे मग त्याला आतला आवाज कसे म्हणता येईल आपल्या शास्त्राप्रमाणे आतला आवाज वा अंतरात्मा तेव्हा जागा होतो जेव्हा आपण यमनियमानिकांचे पालन करतो अंतरात्मा जागृत करण्याकरता फार प्रयत्न करावे लागत असतात ज्याचा अंतरात्मा जागृत झाला आहे तोच म्हणू शकतो की असे कर मी टिळकांची शिकवणूक पचवली आहे म्हणून मी सांगू शकतो की ज्याला आपण खर आतला आवाज म्हणतो तो खरोखर आतला आवाज आहे की नाही हे मी सांगू शकतो एखाद्या चोराच्या आतल्या आवाजाने त्याला सांगितले की या मुलीचा तू खून कर तिचे हातपाय तोड आणि तिचे दागिने लुबाड तर तो आवाज आतला लहानसा आवाज नाही असे आवाज मी म्हणेन टोकेवर दुष्टपणा असेल अनेकदा आपल्याला निरागस मुलांना मारावेसे वाटते परंतु तो अंतरात्म्याचा आवाज नसतो मी उपोषणाचाही तज्ज्ञ आहे काही जैन मित्र केवळ याकरता उपवास करतात की त्यांना हवी असलेली गोष्ट त्यांना मिळाली नसते उपवास सोडण्याकरता मी त्यांची समजूत घातली धर्मानंद कोसंबी यांच्यासारख्या महान युद्वानसुद्धा मी समजूत घातल्यामुळे उपवास सोडला होता इथेच असलेल्या कालेलकरांनी मला सांगितले की धर्मानंद कोसंबीनी मी उपास लावला हे बरोबर केले असे त्यांनी मृत्यूपूर्वी त्यांना सांगितले होते अशा प्रकारे उपोषणातील मी तज्ञ असल्यामुळे त्या दाम्पत्याला शक्य असेल तर उपास सोडा असं मी त्यांना सांगितले तीन दिवस पुरेसे होत वृत्तपत्रामधून तुम्हाला कळलेच असल की काल मी जिनांना भेटलो होतो या भेटीबद्दल मी तुम्हाला आधी सांगू शकलो नाही कारण तेव्हा या भेटीचा निर्णय झालिलाच नव्हता मी जेव्हा व्हायसराय भवनमध्ये गेलो तेव्हा जिनाथ तिथे होते आणि तुम्ही त्यांना भेटा असे व्हायसरायनी मला सांगितले मी त्यांना नकार देऊ शकत नव्हतो मी तर असा माणूस आहे की मला तर जिनांना त्यांच्या घरी जाऊनही भटायला संकोच वाटला नसता आम्ही भेटलो आणि आम्ही बादशाह खान भेट घेणे योग्य होईल असे आम्हाला वाटले यानंतर सायंकाळी आम्हाला व्हाईसरायना भायचे होते परंतु बादशाह खान इतके साधे भोळे की ते बसमध्ये बसले आणि देवबनला निघून ग्रायामुळे परतण्याकरता त्यांना तीन नाही तर पाच तास लागले यामुळे सायंकाळी व्हायसरायना आम्ही परत भेटू शकलो नाही आज व्हायसरांनी दिल्ली सोडली परंतु आमची भेट झाली असती तर ते त्यांना आनंद झाला असता यामुळे दुपारी साडेचार वाजता आम्ही लॉर्ड इन्स्मेकडे गेलो आता बादशाह खान जिनांना भेटण्याकरता त्यांच्या घरी गेले आहेत आणि अजून ते परतायचे आहेत यावरून आशेचे फार मोठे पूल बांधू नका परंतु पाकिस्तानच्या स्वरुपात आपल्याला जी जखम झाली आहे ती अजून चिघळणार नाही ना अशी आशा आपण करू शकतो आपल्या हाती केवळ प्रयत्न आहेत परिणाम ईशोराच्या हातात आहेत या प्रयत्नांचे चांगले परिणाम होतील अशी आपण आशा करूयामुळे चांगले परिणाम कोणते होऊ शकतात यामुळे सरहद्द प्रांतातील सर्व पठाण एक होऊ शकतात पठाण ही तलवारप्रिय जमात आह तुम्हाला असा पठाण कुठेतच आढळ की ज्याला तलवार वा बंदूक चालवता येत नाही पिढ्यान पिढ्यापासून बदला हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र राहिला आहे परंतु मारण्यापेक्षा मरण पत्करून ते आपले स्वतःचे रक्षण अधिक चांगले करू शकतात हे बादशाहान यांच्या लक्षात आले पठाणांमध्ये महान इशरं विकसित व्हाव आणि त्यांनी सेवा करावी अशी बादशा खान यांची इच्छा आहे परंतु हे स्वप्न वास्तवात येण्याआधीच सर्व मताचा हा प्रश्न आला काही लोक म्हणतील की आम्ही पठाणांची बाजू घेतली पाहिजे इतर काही म्हणतील की ते काँग्रेसबरोबर राहतील आणि काही लोकांना काँग्रेस ही हिंदूंची संघटना आहे असे वाटते यामुळे पठाणांमध्ये फूट पडली आहे आणि त्यांच्यात असा संघर्ष निर्माण होऊ शकतो की ज्यावर नियंत्रण आणणे कठीण होईल ते परस्परांची कत्तल करतील बादशाह खानची इच्छा आहे की काहीही करून सर्व मतापासून पठाणांना मोकळे ठेवण्यात यावे त्यांची इच्छा आहे की पठणांनी आपले स्वतःचे कायदे करावे आणि एक रहावे असे झाले तर हिंदुस्तानची वा पाकिस्तानची निवड करण्यात आली तरी त्यांच्याकरता काही फरक पडणार नाही ते म्हणतात की आमच्याजवळ पैसा नाही ते गरीब लोक आहेत त्यांना स्वतंत्र राष्ट्र होण्याची इच्छा नाही परंतु सध्याच्या भांडणातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या देशात सामील व्हावे हे ठरवण्याची मुभा असावी अशी त्यांची इच्छा आहे याशिवाय कई हिंदूंना हरिद्ड मध्ये आश्रय घ्यावा लागला यामुळे सुद्धा डॉक्टर खान साहेब व्यथित झालिआहेमुळ या, या हिंदूंनी वायव्य सरहद्द प्रांतात परताव असे बादशाह अस या बादशा खान यांना वाटते। अजूनही सरद्द प्रांतात अनेक हिंदू आह तरीब आह की ते सरहद्द प्रांत सोडू शकत नाहीत सर्व प्रश्न सुटल्यानंतर त्यांना सुरक्षित वाटू शकताच बादशाह खान कायदे आजम यांना भण्याकरता गिल् आह तिथून काय आणतात हे पाहायच आह ख्वाजा अब्दुल मजिद मला भटायला आल होत आता पाकिस्तान नक्ष आलेला असल्यामुळे राष्ट्रवादी मुसलमानांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही मी चांगला हिंदू असल्यामुळे ज्याप्रमाणे मी स्वतःला चांगला मुसलमानाही समजतो त्याचप्रमाणे ख्वाजासाहेब चांगले मुसलमान असल्यामुळे ते स्वतःला चांगला हिंदूही समजतात ते म्हणतात की विभक्त मतदारसंघ रद्द करावे कारण भारतीय संघ ऐक्य असल्याचे चित्र आपण जगासमोर उभे केले पाहिजे अशी माझी इच्छा आहे आपले धर्म वेगवेगळे असू शकतील परंतु कायद्याच्या दृष्टीने आपण सर्व हिंदुस्थानचे नागरिक आहोत आणि जो कोणी भारताचा नागरिक असेल त्याला तेच अधिकार असले पाहिजे जे, जे इतर सर्वांना आहेत कमीत कमी आपण दोघे परस्परांना धार्मिक व्यक्ती समजतो तसेच आपल्यामध्ये सदिच्छाही आहे धर्माच्या नावावर कोणाच्याही अधिकाराला धक्का लागणार नाही हे आपण पाहू याचबरोबर कोणालाही धार्मिक कारणाकरता एकही सूट मिळणार नाही हे सुद्धा आपण पाहू जिनानी हेच केले आधी त्यांनी अकरा ठेवल्या मग चौदा मग एकवीस आणि अखेरीस त्यांनी पाकिस्तानची मागणी केली यापुढे कोणालाही असे करण्याची परवानगी देता येऊ शकत नाही हिंदुस्तान विशाल देश आहे आणि जो कोणी त्याच्याशी निष्ठावंत असेल त्याच्याकरता इथे जागा असेल प्रकरण पंचेचाळीसावे प्रार्थना प्रवचन जून एकोणीस एकोणीसशे नवी दिल्ली जून एकोणीस एकोणीसशे सत्तेचाळीस आणि भगिनीं काल प्रार्थना प्रवचनाच्या शेवटी एका बंधूने मला प्रश्न विचारला मी त्याला तो लिहून देण्याकरता सांगितला त्याने तसे केले परंतु ज्या कागदावर तो प्रश्न लिहिला होता तो कोणाच्या तरी खिशात राहिला आणि जेव्हा कपडे धुतले गेले तेव्हा तो कागदही धुण्यात धुतला गेला आणि जेव्हा तो माझ्या हाती आला तेव्हा त्यावरील काहीही वाचण्यासारखे राहिले नव्हते ही लाजीरवाणी गोष्ट आहे परंतु प्रश्न विचारणारा सभेत हजर नसल्यामुळे मी कोणाची माफी मागावी हेच मला कळत नाही इथे तीन वा चार दिवसापासून उपोषण करत असलेल्या दाम्पत्याबद्दल काल मी जे तुम्हाला सांगितले होते त्यामुळे आधी तर त्यांना काहीसा राग आला हो ते होता ते म्हणाले की हा माणूस स्वतःला उपोषणाचा तज्ञ कसा म्हणू शकतो तो इतका अहंकारी कसा ही तर अहंकाराची परिसीमा झाली त्यांची मला भेटायची इच्छा होती मी त्यांना साडेसात वाजता भेटलो मी त्यांना स्पष्ट करून सांगितले की पाच फूट उंचीच्या माणसाने मी पाच फूट उंच आहे असा दावा केला तर ते त्याला अहंकारी म्हणता येत नाही त्याने काय मी पाच फुटाचा नाही असे खोटेच सांगावे त्यांनी तसे रागाच्या भरात म्हटले होते त्यांच्या लक्षात आले की उपोषण करण्याऐवजी आपल्या हृदयात हिंदुस्तांचे तुकडे झालेच नाही असे वागायचे त्यांनी दूध आणि फळे घेऊन उपोषण सोडले मी त्यांचे अभिनंदन कल आम्ही अन्यायाचा प्रतिकार कसा करावा असे मला त्यांनी विचारले मी म्हणालो अन्यायापासून मिळणारे लाभ सोडून द्या आपण कोणावरही जुलून जबरदस्ती करू नये अन्यायामुळे आपला लाभ व्हायला नको हा अहिंसेचा मार्ग आहे हा असहकार आह काल मी तुम्हाला सांगितल होते की बादशाहान जिना भेडणार आहे ती भेट यशस्वी व्हावी म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे आपल्या प्रार्थनेमुळे कोणते फळ मिळणार असा प्रश्न विचारला जाऊ शकतो जिना आणि वृत्तपत्रांमध्ये जे सांगितले त्याहून जास्त मला माहित नाही ते म्हणाले की चर्चा सलोख्याच्या वातावरणात झाली हे चांगले आहे परंतु विषय काय होता ते म्हणतात की सरहद्द प्रांतातून बादशाहकान जेव्हा कळवतील तेव्हा विषय कळेल याचा अर्थ कोणताही विषय नव्हता परंतु कालच्या प्रार्थनेचे आजचे फळ मिळावे अशी अपेक्षा आपण करू शकत नाही जो अशी अपेक्षा करतो त्याला ईश्वर कळत नाही मी तुम्हाला प्रार्थनेचे महत्व सांगेन आपण प्रार्थनेच्या परिणामाची मागणी करू शकत नाही व प्रार्थना करणे थांबवू शकत नाही एकदा आपण अन्न पाण्याचा त्याग करू शकतो व कधीकधी आपण असे करतो सुद्धा परंतु प्रार्थना करणे आपण कधीही थांबवू शकत नाही आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रार्थना करत राहिलो पाहिजे ज्याप्रमाणे अन्न देहाचे पोषण करते त्याचप्रमाणे राम नाम आत्म्याचे पोषण करते गायत्री मंत्राकरता सकाळ आणि संध्याकाळची वेळ सांगितली आहे नमाजाकरताही वेळा सांगितलेल्या आहेत परंतु रामनामाकरता कोणतीही वेळ सांगितलेली नाही प्रत्येक शासाबरोबर रामनाम म्हणणारी व्यक्ती भाग्यवान असते असा माणूस एकशे पंचवीस वर्ष जगू शकतो मी जर एकशे पंचवीस वर्ष पूर्ण करण्याआधी मरण पावलो तर समजा की वर वर्णन केलेल्या अवस्थेत मी पोचलो नव्हतो मी परवा हरिद्वारला जाणार पर आह जवाहरलाल माझ्याबरोबर असेल संयुक्त प्रांतात ते सर्वोच्च आहेत आज ते संपूर्ण हिंदुस्थानात सर्वोच्च आह आज आपल्याला कठीण परिस्थितीला तोंड द्याव लागत आह तिथे हजारो निर्वासितआहे आपण त्यांच्याकरता काय करावे लोकांना फुकट खायला देण्याच्या मी विरुद्ध आहे माणसाला जे अन्न मिळते त्याकरता त्यांनी काहीतरी केले पाहिजे जो काम करतो त्यालाच खायला मिळेल हा नियम ईश्वराने सांगितला आहे निर्वासितांना मी सांगितलेच पाहिजे की तुम्ही काम केलेच पाहिजे त्याचबरोबर घरी परतण्याकरता त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि शक्य तितक्या लवकर घरी परतायला पाहिजे परंतु वायव्य सरहद्द प्रांतात जे काही घडते आहे ते पाहता मी त्यांना मृत्यूच्या जबड्यात शिरण्याकरता सांगू शकत नाही पाकिस्तानमध्ये ज्यांनी गुन्हे केले आहेत त्यांच्यावर खटले भरा असे मी मुस्लिम लीगला सांगायलाच पाहिजे वाईटपणाला वाईटपणा आणि हिंसेला हिंसा याचा मी पुरस्कार करत नसतो परंतु ज्या जनतेवर सरकार शासन करते त्या जनतेचे रक्षण करणे सरकारचे कर्तव्य असते मग ती जनता वेगळ्या धर्माची का असे हे खरे आहे की त्यांनी प्रत्येकाला परत असे म्हणले आहे परंतु आपल्याला तिथे चांगली वर्तणूक मिळणार नाही हे माहीत असतानाही लोक तिथे कसे परततील यामुळे अपराधना शिक्षा केली जाईल असे तेथील सरकारने घोषित केले पाहिजे आणि जनतेचे रक्षण केले पाहिजे जर असे झाले तर हरिद्वार हरिद्वारमध्ये एक दिवसही शरणार्थी राहणार नाहीत हे मी पाहिन वायव्य सरद्ध प्रांतातील लोकांनी भारत वा पाकिस्तानच्या बाजूने मत दिले पाहिजे असे आज घोषित करण्यात आले आह लोकांसमोर हिंदुस्तान हे हिंदू राज आहा असे चित्र रंगवले जात आहे आणि त्यांना बिहारची आठवण करून दिली जात आहे अशा वातावरणात क्वचितच कोणी मुसलमान पाकिस्तान सोडून हिंदुस्थानचा स्वीकार करील अशा परिस्थितीत बादशाखानची इच्छा आहे की वायव्य सरद्द प्रांताला तात्पुरते स्वतंत्र प्रांत घोषित करण्यात यावे म्हणजे हिंदुस्तान व पाकिस्तानमध्ये सामील न होता वायव्य सरद्ध प्रांतातील जनता आपले कायदे करील व स्वतःची घटना तयार करील पठाणांना काँग्रेसने स्वतःची घटना तयार करायला सांगावी आणि तिच्यात कोणताही हस्तक्षेप करू नये इतर प्रांताप्रमाणे केंद्रीय अबगारी गोष्टीवर केवळ आपले नियंत्रण असावे परंतु अंतर्गत बाबतीत त्यांना शर्यतप्रमाणे काम करू द्यावं याचप्रमाणे पाकिस्तानमध्ये समाविष्ट होणाऱ्या प्रांतांना अंतर्गत बाबतीत असेच स्वातंत्र्य असावे आणि केंद्राने केवळ काहीच बाबतीत जबाबदार असावे असे लीगने सुद्धा जाहीर करावे याचा अर्थ आपल्याला दोन केंद्रे असतील आणि प्रांतांना अधिकाधिक स्वायत्तता असेल हे जर मान्य केले गेले तर सर्व मताची पडणार नाही जर असे झाले तर मी पठाऱ्यांना सल्ला देई की तुम्ही भौगोलिक दृष्टीने पाकिस्तानजवळ असल्यामुळे तुम्ही पाकिस्तानमध्ये सामील व्हा आज मी पठाऱ्यांना असा सल्ला देऊ शकत नाही कारण पाकिस्तानचे कोणते स्वरूप राहील हे मला माहीत नाही तरीही अशा गोंधळाच्या स्थितीत जर सार्वमताची आवश्यकता असेलच तर सार्वमत हिंदुस्तान की पाकिस्तान असे घेण्यात येऊ नये तर पाकिस्तान की पठाणिस्तान असे घेण्यात यावे सरळ सरळ सांगायचे तर मी त्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे असे असले तरी स्वतंत्र पठाणिस्तानचे आंदोलन कायम राहणार आहे कारण त्याचा पाया मजबूत आहे असं गांधीजींनी सांगितले जर ते हिंदुस्थानविरोधी आंदोलन असेल तर ते वाईट आणि खोडसळपणाचे आंदोलन असेल परंतु जर त्या आंदोलनाचा अर्थ पठाणांचे जीवन आणि संस्कृती यांचे रक्षण करण असा असल तर आणि तो तसा आहे असे मी समजतो त्याला सर्व प्रकारचे प्रोत्साहन दिले पाहिजे भौगोलिकदृष्टीन सरहद्द प्रांत हिंदुस्थानचा लहानसा भाग आहा गणितीदृष्टीनसुद्धा करोडो हिंदुस्थानीच्या तुलनेत पठान संख्येन फार कमी आह परंतु त्यांचे युद्ध कौशल्य व हिंदुस्तानच्या नकाशावरील त्यांचे स्थान यामुळे त्याला आगळेवेगळी महत्व आहा याशिवाय सरद्द प्रांत हा काँग्रस्तचा प्रांत आहा काँग्रेसला कुठेही स्थान नव्हते तेव्हापासून तसे होते आणि आता काँग्रेस सत्तेत असतानाही तसेच आह घटना समितीतही त्याचे प्रतिनिधी आह परंतु आता अगदी नाजूक परिस्थितीचा त्याला सामना करावा लागत आहा आता तिथे ताबडतोब सर्व मत घेतली जाणार आह काँग्रस्त आणि लीग या दोघांनाही ही गोष्ट कबूल केलिट बदल करण्याचा अधिकार कोणत्याही पक्षाला नाही पाकिस्तान की हिंदुस्तान हा प्रश्न तसाच लागलेला आहा त्यांच्यासमोर तिथे जे काही घडले त्यादृष्टीनं पाहिले असता त्याला कुटील हेतूचा वास येतो त्यांनी हिंदूबरोबर रहाव की मुसलमानांबरोबर काँग्रेस ही हिंदूंची संघटना नव्हती ती तशी कधीही नव्हती आणि कधीही तशी नसेल अशी त्यांना आशा होती परंतु दिवसेंदिवस वाढत चाललखा गोंधळाच्या या वातावरणात पठाणांच्या डोक्यात हे कसे शिराव काँग्रस्तली स्थिती स्पष्ट करावी आणि मुस्लिम लीगनही तसेच कराव असे त्यांचन होते दोघांनीही पठाणांच्या भावनांचा आदर करावा व पठाणांना अंतर्गत बाबी आणि प्रशासनाकरता स्वतःची घटना तयार करू द्यावी यामुळे पठाण्यांचे ऐक्य कायम राहील त्यांच्यातील अंतर्गत संघर्ष टळेल व पुस्तू संस्कृती आणि पुस्तू भाषा यांचे जतन केले जाईल जर असे करण्यात आले तर ते एक होऊन पाकिस्तान व भारतीय संघराज्यात सामील होण्याचा सा निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतील सार्वमत हो न हो गांधीजींचा हाच सल्ला होता याआधी अपरिपक्वस्तेत घेण्यात आलेल्या सर्वमत अंधारातील उडी ठरेल असे गांधीजींचे म्हणणे होते